श्री देवी भागवत स्कंध अकरावा श्री गणेशायन महा श्री महादेव असो महा। श्री महादेवी असो स्कंध अकरावा अध्याय पहिला सदाचार विधी श्री नारद म्हणाले हे भगवान देवीचे चरित्र त्या मातेचे अख्यान मी ऐकले तिची उत्पत्ती हे सर्व मी श्रवण केले आता कोणत्या आचारांमुळे देवी संतुष्ट होते ते मला सांगा नारायण मुनी म्हणाले सदाचाराच्या अनुष्ठानानेही देवी प्रसन्न होते ब्राह्मणाने नित्य प्रात उठून हे अनुष्ठान करावे आता त्याचा सा क्रम सांगतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ब्राह्मणाने सत्कर्म करावेत नित्य नैमित्तिक आणि अनिन्यकर्मिक करावीत पुरुष श्रद्धाचा आपणच हितकर्ता असतो कारण इतर कुणीही संकटाचे वेळी उभे राहत नाहीत धर्मच उभा राहतो म्हणून तू धर्माप्रमाणे आचरण कर धर्मामुळे मनुष्य ज्ञानी होतो आयुष्यमान होतो पुत्र पुत्रपौत्रादी सुखे भोगतो त्याच्या पातकांचा नाश होतो आचार हा श्रेष्ठ धर्म होय आचारवान मनुष्य इहलोकी परलोकी सुख भोगतो अज्ञान अंधारात बुडालेल्यांना धर्मरूपी महादीप मुक्तीचा मार्ग दाखवतो आचारामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते पुण लाभते कर्माधिकार प्राप्त होतो हे नारदा आचार हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे जो द्विज उत्तम आचार रित राहतो तो, तो शूद्राप्रमाणे भ्रष्ट होई। आचार दोन प्रकारचा आहे शास्त्रीय आचार आणि लौकिक आचार कल्याणाची इच्छा करणाऱ्याने दोन्हीही आचार बाळगावेत ग्रामधर्म जातीधर्म देशधर्म कुलधर्म हे सर्व धर्म पाळावेत कारण दुराचार करणारा माणूस लौकिक जीवनात निंद ठरतो तो दुःखी आणि व्याधीग्रस्त होतो धर्मरहित अर्थ आणि काम यांचा त्याग करावा दुःखदायक लोक द्वेष करतात असा धर्म सोडावा नारद म्हणाले हे मुने व्यवहारात अनेक शास्त्रे आहेत तेव्हा धर्मनिर्णय कसा करावा धर्मनिर्णयास शास्त्रप्रमाण सांगा नारायण म्हणतात श्रुती स्मृती हे दोन नेत्र असून पुराण हे हृदय हो आहे या तिन्हीत संगीतेला धर्म होय या तिन्हीत कुठे विरोध असल्यास स्मृती हे प्रमाण आहे भिन्न विषयानुरूप भिन्न स्मृतीवचने आढळतात पुराणात तंत्राप्रमाणे बसणारी वचने आहेत तो सुद्धा धर्मच आहे पण चिरधर्म नव्हे वेदाशी विरोध नसेल तर ते प्रमाण होय वेद हेच धर्ममार्गात प्रमाण होय त्याशी विरोध करणारे अप्रमाण होत पापी लोकांसाठी यमलोकात कुंडे आहेत म्हणून वेदोक्त धर्म आचरावा कोणतेही शास्त्र वेदमूलक असेल तर प्रमाण मानावे असास्त्राविषयी अभिमान बाळगणाऱ्यांना खाली डोके वर पाय करून नरकात उभे राहावे लागते यथेच्छ आचरण करणारे पाशुपत नावाचे लिंग धारण करणारे तप्तमुद्राधारक वैखान समताचे अनुयायी हे सर्व वेदमार्ग सोडतात म्हणून नरकात पडतात म्हणून वेदोक्त धर्माचे आचरण करावे मी आज दिलेले देवविलेले किंवा वचन बोलल्याप्रमाणे कोणते सत्कार्य केले आहे असा विचार करावा आपण केलेल्या पातकांचे स्मरण करावे रात्रीच्या चौथ्या प्रहरी ब्राह्मणाने ध्यान करावे डाव्या मांडीवर उजवा पाय उताना ठेवून तसाच उजव्या मांडीवर डावा पाय ठेवा मुखमागे घेन हनवटीस उन्नवटी वृत्ति सत्विक दात लये जीव टाड़ी तो निश्चल बसवे इंद्रिया निरोध करावा अशा प्रकार दोन वाणायाम करावा हृदया ध्येयरूपा स्थित प्रभु की धारणा धरावी धारणा सिद्ध वावी अभ्यास करावा सधूम विधूम स गर्भ अगर्भ सलक्ष अ लक्ष असा सहा प्रकारचा प्राणायाम आहे प्राणायामच सर्वश्रेष्ठ योग आहे उ आणि म या तीन वर्णांना प्रणव म्हणतात इडा नावाच्या डाव्याना कुडीतल्या वाय नाडीने वायू घेऊन उदरात साठवावा मकारात्मक सोळा मात्रा उच्चारून उजव्या नागपुडीतल्या पिंगला नाडीने श्वास सोडावा ह्याला सधूम प्राणायाम म्हणतात मुलाधार लिंग नाभी हृदय कंठ भ्रू ही सहा चक्रे आहेत भ्रू द्विदल कमल आहे त्यावर हम आणि क्षम ही अक्षरे आहेत कंठात सोळा दलांचे कमळ आहे त्यावर सोळा स्वर रुपाने तत्वार्थ राहतो स्थानभयात्मक मुलाधारात चतुर्दल कमल आहे त्यावर व श आणि स ही अक्षरे आहेत ड फ क्षरांनी ते युक्त आहे लिंगात सहा दलाचे कमल आहे त्यावर ब पासून ल पर्यंत अक्षरे आहेत नाभीत दहा दलांचे कमल असून त्यावर ड पासून फ पर्यंत अष्टाक्षरे आहेत हृदयात फ पासून ठ पर्यंत बारा अक्षरी कमल आहे या अक्षराने ज्ञात होणाऱ्या तत्वास नमस्कार असो असे म्हणावे मुला धराचे ठिकाणी असलेल्या चतुर्दल कमलात स्थित रजो गुणवती ह आणि रे फ यांच्या पुढे जिचे चिन्ह निश्चित झाले आहे जिचे स्वरूप पद्मतंतुप्रमाणे आहे रवी अग्नि चंद्र यांच्याप्रमाणे तेजस्वी मुख आणि स्तनयुग्म यांनी संपन्न अशा देवीचा एकदा जरी मनात उदय झाला तरी तो पुरुष मुक्त होतो अशा रीतीने कुंडलिनीचे स्मरण करून सर्व कर्मे तिला अर्पण करावीत हे देवाने हे देवा मी सर्वात स्तुती आणि पूजा ही तुझीच आहे मीच देवी आहे मी, मी ब्रह्म आहे मी दुखी जीवन हवे मी सच्चितानंद रूप आहे अशा प्रकारे स्वतःविषयी चिंतन करावे प्रत्येक प्राणायाम समयी प्रकाशमान अमृतमय अशी अंतकरणाचे विधियुक्त पूजा करावी गुरु ब्रमा विष्णू महेश्वरी देव असून गुरु परब्रह्मच आहे म्हणून अशा गुरुस मी नमस्कार करतो या मंत्राने ईश्वराचे स्तवन करावे अध्याय पहिला समाप्त